वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग पंचाण पर्वतावरून निघून कोशरेव राला दाखवली विदेहराजाच्या त्या चंद्रमुखी सुंदर कन्येला कमलानेत्र राम म्हणाला नाना प्रकारचे वाळवंट असलेली रम्य मंदाकिनी नदी पहा हंस सारस पक्षी हिच्यात वास करीत आहेत ती फुलांनी संपन्न आहे नाना प्रकारची फुल फुलझाडे आणि फळजाडे हिच्या काठावर वाढलेले आहेत त्यामुळे ती सर्व प्रकारे कुबेराच्या नलिनी सारखी शोधत आहे यावेळी पाणी जटाने चर्म धारण करणारे आणि वरून वलकले अंगावर घेतलेले ऋषी प्रातकाळी या मंदाकिनी नदीत डोबक्या मारून स्नान करतात नियमपूर्वक ते बाहू उंच करून आधी उपासना करतात हे विशालाक्षी हे मुनी अतिशय निष्ठापूर्वक वृत्त पालन करतात नदीच्या आजूबाजू फुले वृक्ष वाळवंट असलेली कुठे सिद्धजनाने गजबजलेली ही मंदाकिनी पहा सुंदरी वायूने हलवून इतरतः पसरलेले हे पुष्पांचे झुपके आणि पाण्यावर तरंगत असलेले फुलांचे हे दुसरे पुंजके पहा हे गोड आवाज काढणारे रथाचा अवयवांचे नाव पडलेले पक्षी मंगल ध्वनीकडे वाळवंटात सुंदरे चित्र अयोध्येत चित्रकुटाचे आणि तुझ्या दर्शनाहून सुद्धा मला अधिक प्रिय वाटते तप दम शने युक्त असलेले सर्व मल धून निर्मळ झालेले सिद्ध येथे येऊन या नदीत नित्य खळबळाट करतात तिच्यात जाऊन आपण स्नान करू सीते या मंदाकिनी नदीला आपली सखी मानून तू तिच्या स्नान कर सुंदरी शुभ्र आणि लाल कमळानं ही न्हावू घालीत आहे प्रिय इथले पशुना तू अयोध्येतील नागरिका समान या पर्वताला अयोध्ये समान आणि या नदीला शरीय नदी समान मान धर्मात्मा लक्ष्मण देखील माझ्या आत नेत राहत आहे वैदही तू होऊन राहत आहेस त्यामुळे माझ्या मनाला मोठा आनंद वाटतो प्रातकाळ कार माध्यान काळ आणि संध्याकाळ अशी तीन वेळची संध्यापासना करावी गोड मुळे फळे खावी या योगे आणि तू जवळ असल्यामुळे येणा अयोध्येची मला इच्छा राहिली आहे हत्तींचे कळफ हिच्यात डुंबत आहेत सिंह हत्ती वानर हिचे पाणी पित हिच्यात फुले उगवलेले आहेत फुलांच्या पुजक्याने ही मंडित झालेली आहे अशा त्या रम्य नदीमुळे ज्याचे श्रम नाहीसे होऊन जो सुखी होणार असा एकही कोणी नसेल प्रियेला आधार देत राम नदी विषयी असे पुष्कळ सुरेख बोलू लागला आणि तो रघुवंशस त्या काजळासारख्या रम्य चित्रकोटावर तिला घेऊन फिरला अयोध्या खंडाचा पंच्याण्णव सर्ग समाप्त